अध्याय पाचवा सृष्टी वर्णन नारदानी विचारले तार आपण अनादी, देवादी देव आणि करते आहात आपण माझा नमस्कार असो ज्याच्यामुळे आत्मतवाचा साक्षात्कार होतो ते ज्ञान आपण मला सांगावे प्रभू या संसाराचे लक्षण काय आहे याचा आधार काय याची निर्मिती कोणापासून झाली याचा प्रलय कशामध्ये होतो हा कोणाचा आधीन आहे आणि वास्तविक ही कोणती वस्तू आहे आपण याचे सत्य स्वरूप मला सांगावे जे काही झाले होत आहे आणि होणार आहे याचे स्वामी आपणच असल्याने हे सर्व आपण जाणताच हा सगळा संसार तळहतावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे आपल्या ज्ञानदृष्टीपथातच आहे आपल्याला हे ज्ञान कोठून मिळाले आपण कोणाच्या आधारावर उभे आहात आपले स्वामी स्वरूप काय आहे प्राण्यांची उत्पत्ती करता कोणी सहजत्या जसा आपल्या तोंडातून धागा काढून त्याच्याशीच खेळतो तसेच आपणही आपल्या शक्तीच्या आधाराने जीवांना आपल्यातच उत्पन्न करता आणि असे असूनही आपल्याला कोणतेही श्रम होत नाही नाम, जे जाते। वस्तू, ती, ती उत्तम, असो आपल्याशिवाय अन्य कोणापासूनही उत्पन्न झालेली नाही अशा प्रकारे सर्वांचे ईश्वर असूनही आपण एकाग्र चित्ताने घोर तपश्चर्या केली यावरून मला अशी शंका येते कि आपल्यापेक्षा उच्च कोटीचा कुणी आहे काय आपण सर्वज्ञ आणि सर्वांचे ईश्वर आहात मी जे काही विचारित आहे ते सर्व आपण मला अशा रीतीने समजावून सांगा की जेणेकरून मी सर्व काही चांगल्या प्रकारे समजू शकेन ब्रह्मदेव म्हणाले पुत्रा नारदा सर्व जीवांबद्दल वाटणाऱ्या करुणेपोटी तू मला हा सुंदर प्रश्न विचारला आहेस कारण यामुळे भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे तू माझ्याविषयी जे काही सांगितलेस ते खरेच आहे कारण जोपर्यंत माझ्याही पलीकडील असे भगवत तत्व जाणले जात नाही तोपर्यंत हा माझाच प्रभाव वाटत राहील जसे सूर्य अग्नि चंद्र ग्रह नक्षत्रे आणि तारे ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेला जगाला प्रकाशित करतात तसाच मी सुद्धा भगवंतांच्या चिन्मय प्रकाशाने प्रकाशित झालेला जगाला प्रकाशित करतो ज्यांच्या अगम्य मायेने मोहित होऊन लोक मला जगद्गुरु म्हणतात त्या भगवान वासुदेवांना मी वंदन करतो आणि त्यांचे ध्यान करतो ही माया तर लाजून समोर उभी सुधा राहत नाही परंतु संसारातील अज्ञानी लोक तिनेच मोहित होऊन हा मी हे माझे अशा प्रकारे बडबड करतात हे नारदा द्रव्य कर्म काल स्वभाव आणि जीव यापैकी वास्तविक भगवंतांखेरीज अशी कोणतीच वस्तू नाही वेद नारायणांचेच वर्णन करणारे आहेत देवता नारायणांशीच एकरूप आहेत आणि सर्व यज्ञ सुद्धा नारायणांच्या प्रसन्नतेसाठीच आहेत यज्ञापासून ज्या लोकांची प्राप्ती होते तेही नारायणांमध्येच कल्पलेले आहेत सर्व योग साधना नारायणांच्या प्राप्तीसाठीच केल्या जातात सर्व प्रकारचे तप नारायणांकडेच घेऊन जाते ज्ञानानही नारायणांनाच ना जाणले जाते सर्वांचे फलही भगवान नारायणच होत निर्विकार असूनही सर्वांचे स्वरूप केले आहे आणि त्यांच्या दृष्टीने मायेच्या गुणाने रहित अशा भगवंतांनी उत्पत्ती स्थिती आणि प्रलय यासाठी रज सत्व आणि तम हे गुण मायेच्या द्वारे स्वीकारलेले आहेत हे तीन गुण द्रव्य ज्ञान आणि क्रिया यांचा आश्रय घेऊन मायातीत अशा नित्यमुक्त पुरुषाला त्याने मायेचा आश्रय केल्यानंतर कार्य कारण आणि कर्तेपणा यांच्या अभिमानाने बद्ध करतात नारदा इंद्रियातील असणारे भगवान गुणांच्या या तीन आवरणाने स्वतःला चांगल्या रीतीने लपेटून घेतात म्हणून लोक त्यांना ओळखत नाहीत माझे आणि सर्व विश्वाचे एकमात्र स्वामी तेच आहेत मायाती भगवंतरेने त्यांनी आपल्या स्वरूपात काल कर्म आणि स्वभाव यांचा स्वीकार केला भगवंतांच्या शक्तीमुळे कालाने या तीन गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न केला स्वभावाने त्यांना रुपांतरित केले आणि कर्माने महत्त्वाला जन्म दिला रजोगुण आणि सत्वगुण यांनी वृद्धिंगत झालेल्या महत्त्वापासून ज्ञान क्रिया आणि द्रव्य रूप असा तम प्रधान विकार उत्पन्न झाला त्याला अहंकार म्हटले गेले आणि तो रूपांतरित होऊन तीन प्रकारचा झाला ते तीन भेद वैकारिक तेजस आणि तामस नारदा हे क्रमशः ज्ञानशक्ती क्रियाशक्ती आणि द्रव्य शक्ती प्रधान आहेत जेव्हा महाभूतांचे कारण असणारा तामस अहंकार रुपांतरित झाला तेव्हा त्यापासून आकाशाची उत्पत्ती झाली आकाशाचा गुण शब्द होय या शब्दाच्या द्वारेच द्रष्टा आणि दृश्याचा बोध होतो जेव्हा आकाशात विकार उत्पन्न झाला तेव्हा त्यातून वायूची उत्पत्ती झाली त्याचा गुण स्पर्श आहे यामध्ये कारणाचा गुणही आल्याने हा शब्दवानही आहे इंद्रियांच्या मध्ये स्फूर्ती शरीरात जीवनशक्ती ओज आणि बल हे याचे रूप आहे स्वभावाने वायूमध्ये सुद्धा उत्पन्न होऊन त्याच्यापासून याचा प्रधान गुण रूप आहे आकाश आणि वायू या कारणांचे शब्द आणि स्पर्श हेही गुण याच्यात आहेत तेजाच्या विकाराने पाण्याची उत्पत्ती झाली याचा गुण आहे रस याना कारण तत्व असणाऱ्यांचे शब्द स्पर्श आणि रूप हे ज्ञानाने शब्द स्पर्श रूप आणि रस हे चारही गुण पृथ्वीत आले वैकारिक अहंकारातून इंद्रियांच्या अधिष्ठात्या अशा दिशा वायू सूर्य वरुण अश्विनी कुमार अग्नी इंद्र विष्णू मित्र आणि प्रजापती या दहा देवतांची उत्पत्ती झाली त्वचा डोळे जीभ आणि घ्राण ही पाच ज्ञानेंद्रिये तसेच वाणी हात पाय गुदद्वार आणि जननेंद्रिय ही पाच कर्मेंद्रिये उत्पन्न झाली त्याचबरोबर ज्ञानशक्ती रूप बुद्धी आणि क्रिया शक्ती रूप प्राण हेही तेजस अहंकारापासून उत्पन्न झाले हे श्रेष्ठ ब्रह्मर्षी ज्यावेळी ही पंचमहाभूते इंद्रिये मन आणि सत्व इत्यादी तीन गुण हे सर्व एकमेकांशी संघटित झाले नव्हते तेव्हा स्वतला राहण्यासाठी म्हणून भोगांचे साधन रूप असलेल्या शरीराची रचना करू शकले नाही जेव्हा भगवंतांनी आपल्या शक्तीने याना प्रेरित केले तेव्हा त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले त्यांनी एक जीव आणि समष्टीरूप ब्रह्मांड म्हणजे चराचर जीव या दोहांची रचना केली ते ब्रह्मांड रूप अंडे एक हजार वर्षेपर्यंत निर्जीव अवस्थेत पाण्यामध्ये पडून राहिले नंतर काल कर्म आणि स्वभाव यांच्या साह्याने भगवंतांनी त्याला जीवित केले ते अंडे फोडून त्याच्यातून विराट पुरुष निघाला त्याच्या मांड्या पाय हात डोळे तोंड आणि मस्तके हजारो होती विद्वान पुरुष उपासनेसाठी त्याच्या अंगामध्ये समस्त लोकांची कल्पना करतात त्याच्या कमरेपासून खालील अंगात सक्त आणि वरील अंगात सक्त कल्पना केली जाते या विराट पुरुषाचे ब्राह्मण हे मुख आहे क्षत्रिय हात आहेत वैश्य याच्या मांड्यांपासून आणि शूद्र पायापासून उत्पन्न झाले आहेत याच्या पायांमध्ये भूलोकाची कल्पना केली गेली आहे नाभीमध्ये भूअर लोक हृदयात स्वर लोक आणि परमात्म्याच्या वक्षस्थळांमध्ये महर लोकाची कल्पना केली गेली आहे त्याच्या गळ्यामध्ये जनलोक दोन्ही स्तनांमध्ये तपोलोक आणि मस्तकामध्ये ब्रह्मदेवाचे नित्य निवासस्थान असलेला सत्यलोक आहे त्या विराट पुरुषाच्या कमरे मध्ये पवित्र असा सुतल लोक आणि पोटऱ्यांमध्ये तलातलाची कल्पना केली गेली आहे घोट्यांमध्ये महातल पायांच्या वरच्या भागात रसातल आणि तळव्यांमध्ये पाताळ समजावे अशा प्रकारे विराट पुरुष सर्व लोकमय आहे किंवा विराट पुरुषाच्या पायात पृथ्वी नाभीमध्ये भुअर लोक आणि मस्तकात स्वर अशा प्रकारे सुद्धा तिन्ही लोकांची कल्पना केली जाते अध्याय पाचवा समाप्त